पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे मोह भ्रमन ध्वनींचा एकदा टीव्हीवर एक, एक चित्रपट पाहिला नाव वाटवत नाही परंतु त्यामधल्या नायकाने जगण्यासाठी केलेल्या संघर्षाचे आजही कौतुक वाटते खेडेगावात एका गरीब कुटुंबात राहणारा हा तरुण खिचात पैसे नसताना पोट भरण्यासाठी मुंबईसारख्या शहरात येतो पोटात अन्नाचा कण नाही अशा अवस्थेत त्याला वाटले अन्न वागितल्यावर खेडे खेडेगावासारखे कोणीही देईल या उद्देशाने त्याने रस्त्यावरील एका वडापावाच्या गाडेवाल्याला वडापाव मागितला त्याने न दिल्याने तो पुढे अनेकांना मागत राहिला त्याला कोणीच उभे केले नाही शेवटी भूक सहन न झाल्याने एका गाड्यावरून त्याने दोन चार वडे उचलले आणि पळत सुटला मालक त्याच्या पाठीमागे लागला फोटा त्यांनाचा कण नसतानाही त्याला वाऱ्याचा वेग आला होता शेवटी पळता पळता त्याला जोराची ठेस लागली आणि तो तोंडावर पडला क्षणात तो बेशुद्ध झाला त्याला कोणीही उठवले नाही काही घडलेच नाही या अविर्भावात मानसे एजा जा करीत होती हाच प्रकार खेडेगावात घडला असता तर लोकांनी त्याला उठवून मायेने विचारपूस करून खाण्यापिण्यास दिले असते पण मुंबईसारख्या घड्याळ्याच्या काट्याबरोबर पळणाऱ्या माणसांनी त्याची दखल घेतली नाही थोड्या वेळाने पैशाच्या आवाजाने त्याला जाग आली पाहतो तर आपण एका मंदिराच्या परिसरात पडलो असून आपल्या आसपास पैशाची अनेक नाणी पडली आहेत लोकांनी आपल्याला भिकारी समजून पैशाची नाणी आपले अंगावर टाकल्याच त्याच्या लक्षात आल त्यान आभाळ्याकड पाहात हात जोडले, आपल्याला या रुपानिपरमरान संधी दिलि आहे, या संधीच त्यान मोठा भिकारी होऊन सोनेकराचे ठरविले तो दररोज त्या मंदिराच्या परिसरात येऊन बसू लागला जवळच असणाऱ्या पुलाच्या मोठ्या पाईपमध्ये तो राहू लागला हळूहळू त्याने एक सायकल घेतली डॉक्टर ज्याप्रमाणे पेशंटला तीन वेला गोळ्या खाण्यास सांगतात त्याप्रमाणे तो तीन वेळ तीन मंदिरांच्या परिसरात बसू लागला त्याच्या धंद्याने जोर पकडला त्याने एक छोटी झोपडी विकत घेतली खूपच पळापळी होऊ लागली म्हणून त्याने दोन साकी विकत घेतली काही दिवसांनी त्याचा धंदा दुप्पट होऊ लागला पुढे त्याने खूप पैसे जमा करून बंगला विकत घेतला हाताखाली चार पाच भिकारी ठेवून त्यांच्यावर देखरेख करू लागला त्या दिवसेंदिवस वाढच होत गेली पुढे त्याच्याकडे चार चाकी आली आणि हाताखाली चाळीस ते पन्नास भिकारी आली त्या प्रत्येक भिकारीला त्याने भ्रमणधोणी दिला आणि प्रत्येकाच्या संपर्कात राहून तो कोट्याधीच बनला नेहमीप्रमाणे नायिका खलनायक त्यात ओघाणे आलेच चित्रपटाचा शेवट सुखांत झाला परंतु एक भ्रमणध्वनी माणसाच्या जीवनात किती अमूलाग्र बदल घडून आणू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट होता आजच्या गतिमान जीवनाला गती देच साधन म्हणून भ्रमणध्वनीकडे पाहिले जाते अगदी श्रीमंतापासून भिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच भ्रमणध्वनी महत्वाचा वाटू लागला आह रस्त्यावरचा भिकारीही आज कानाला भ्रमणध्वनी लावून दुसऱ्या भिकाऱ्याशी संवाद साधताना पाहून भ्रमणध्वनी प्रत्येकाला किती गरजेचं आहे तिपाण्यास मिळत जेव्हा हे भिकारी संवाद साधताना आपण पाहतो तेव्हा वाटत यांनाही कसं परवडत परवा एका ठिकाणी एक भिकारी मोठमोठ्याने ओरडताना दिसला पाहतो तर तो दुसऱ्या भिकारीला म्हणत होता ताण्या इकडच्या गलीत येऊ नगस म्या इकडे भीक मागतू त्या दोघांचा संपर्क झाल्याने दोघांनाही आज जास्त भीक मिळणार ना होती नाहीतर एकाच गल्लीत दोघे आले असते तर दोघांनाही कमी भीक मिळाली असती खेडेगावात तर भ्रमणध्वनीला उदाहरण आले आहे ज्याच्या किशात फुटकी कवडी नाही ज्याला नाक अक्कल नाही तो मुलगाही हिरो स्टाईलमध्ये भ्रमणध्वनीचे डबडे हातात घेऊन शायनिंग मारत वरच्या गल्लीतून खालच्या गल्लीत मी कुणीतरी वेगळा आहे या आविर्भावात बोलत असतो अलिकड़ चा चैनीच्या पैशाची किंमत कमी झाली आहे गावागावात या भ्रमणध्वनी तरुणांना तरुणींना वेळ लावली आह अगदी खालच्या आळीतली आमची चिमी वरच्या आळीतल्या बायडीला भ्रमणध्वनीवरून धुनधुनियास कुठे जायचं विचारते तेव्हा चालण्यापेक्षा दोन रुपये गेल्याची खंत तिच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नाही भ्रमणध्वनीने माणसं जवळ आली असतील परंतु जीवाभावचे बोलणे विसरून ती स्वार्थी मांडली तरुण तरुणांच्यामधील अंतर तर पूर्ण मिळूनच गिती सार्वजनिक ठिकाणांपासून तात्री आयुडीन झोपल्यावर यांचे जग सुरू होते, याचा फायदा उठविण्यासाठी विविध कंपन्यांनीही काही रुपयांच्या मोबदल्यात रात्री अकरानंतर भ्रमणध्वनीवरून फ्री बोलण ठावयात आपले भविष्य घडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करायचे सोडून भ्रमणध्वनीच्या जाळ्यात अडकून आयुष्याची मात्र होऊ लागली आहाची पुसटची कल्पनाही या तरुणांना येत नाही जेव्हा त्यांच्या आयुष्याची पुढची वाट पुसट होऊ लागते तेव्हा मात्र त्यांना मागे फिरायला संधीच मिळत नाही आजपर्यंत अनेक शोध लागले परंतु भ्रमणध्वनीचा शोध सर्वात महान मानायला हवा कल्पना करा हाच शोध जर रामायण महाभारताच्या काळात लागला असता तर त्यामध्ये कित्येक असे प्रसंग आहेत की त्यामुळे अनर्थ टळला असता हाच शोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात जरी लागला असता तरी कित्यक्कांचे प्राण वाचले असतात आणि महाराजांनी त्या केलेला प्रवास कमी होऊन अजून कित्येक वर्ष त्यांच्या सान्निध्य जनतेला लाभले असते पण या सर्व जरतरच्या गोष्टी ज्या अनंत काळात चालत राहतील असं म्हटलं जातं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायक असतो कानामध्ये हेडफोन लावून रस्त्याने अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने मुट बोलणारी माणसे कधी हसतात कधी उरडतात कधी आश्चर्यशिवाय देतात अशावेळी वाटते रस्त्यावरून दगड मारताना फिरणारे वेळे आणि भ्रमनध्वनीवरून विचित्र हवा करून बोलणारे भ्रमणध्वनी वेडे यातला खरा वेडा कोण